अध्याय तेरावा रूप अरण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती जडभरक म्हणाला ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापाऱ्यांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम अरण्यात पोचावा त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीवसमूह हो। सुखरूप धनाच्या आशेने रज तम सत्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतचे कर्तव्य समजून करीत रूप अरण्यात जाऊन पोहोचतो तेथे त्याला जराही सुख मिळत नाही हे राजा त्या अरण्यात प्रपंचविषयक कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे सहा चोर बळेच लुगाडतात म्हणजेच धर्मासाठी वापरावयाचे द्रव्य स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात लांडग्यानी कळपातन मेंढराला आपल्याकड़ावसिपुरुषादी रुप कोल्हे परमार्थाविषयी बेसाबद असणाऱ्या जीवाला आपापल्याकड़त असतात पुष्कळ वेली गवत झुडप यामुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोहोचलल्या माणसाला डास मधमाशा यांनी हैराण करावी त्याप्रमाणे कामना निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोकसतावून सोडतात काही वीअरण्यात गिखि माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी आणि ती त्याला खरी वाटावी तस हि दहरुप नगर जीवाला सत्य वाटू लागत काही वीअरण्यात गिखि माणसाला वगानिधावणार प्रकाशित पिशाच दिसावणि त्यान त्याच्या आकर्षणान त्याच्या पाठोपाठ पळाव तसा संसारण्यातील हा जीव सोन्याच्या म्हणजेच द्रव्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागून तिळवण्यासाठी खूप खटपट करतो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 अरिया ग जीवाला जशा दिशा पड़ित नहीं वीप्रमाण गर फिर स्त्री प्रेमविलासादिकुंधिअसा जीव कर्माच्छा साक्षीअसि दिशारूप द्वतान जाणत नहीं मनसोक्त कुकरमे करीतो निसंगट्या आवाजा कानछूर उठल्ला अरण्यवासी मुंगड़ा घुटकारा भयभीत हो भूकेने व्याकुळ झाला की बिब्यासारख्या निषिद्ध झाडांच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळामागे धाव घेतो त्याचप्रमाणे संसारारण्यातील जीव पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या शब्दाने जसा व्यथित होतो तसाच समोर अपशब्द बोलणाऱ्यांच्या वागबणाने घायाळ होतो भूकेने व्याकुळ झाला की धर्मप्रष्ट लोकांचं अन्नसेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत हे, हे माहीत असूनही त्यांच्या मागे लागतो पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाळ मोडतात आणि पाणीही मिळत नाही त्याप्रमाणे हा जीव इहुपर लोकी दुःखदायक असणाऱ्या नास्तिक मताचं स्वीकार करून दुःखी होतो नातलकांकडून अन्नवस्त्राधिकांची आशा करतो अरण्यवासी कधी वणव्यात सापडून होरपळतो तर कधी पिशाच्चन पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो तसाच संसार आणण्यातील प्राणी वणव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होर पळतो तर कधी राजाने प्राणहून प्रिय धन कर इत्यादी रुपाने हिरावून घेतल्याने जीव केल्यासारखा कष्टी होतो अधिक बलवान असलेला कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तहा हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निप्चित होऊन पडतो आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद लागतो काट्याकोट्याने पायाची चाळणी झालेला अरण्यवासी जेव्हा हो पर्वतावर चढू इच्छितो तेव्हा हो उदास होतो त्याप्रमाणे संकटाने वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो तेव्हा हो निराश होतो कधी तो, तो भुकेचे आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगांबरच चिडू लागतो कधी झोप अजगराचा घास बनवून मनात फेकून दिलेल्या मुद्द्याप्रमाणे पडून राहतो यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते कधी विषारी जंतू चावावे तसे दुष्टे याला पिडू लागतात तेव्हा त्यांचा विखारी वागबाणाने विवेक शून्य होऊन एखाद्या अंधार्या विहिरीत पडावे त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधकारात शुद्ध बुद्धी हरपून पडून राहतो कधी परस्त्री परधनरूप मधाच्या मोहात शोधात फिरतो तेव्हा त्याचे मालक रूप मधमाशा नाकात द मांडतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो अनेक संकटांचा सामना करून यदा कदाचित तो मत त्यांना मिळाला तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात आणि पुन्हा त्यांच्याकडून इतरच तो हिसकावून घेतात कधी थंडी मूंग वारा आणि पाऊस यापासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो कधी आपापसात आप थोडी देवघेव करतो तेव्हा पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो कधी कधी संसार वनात धन नष्ट होतेजून पांघरुन आसन घर वाहन सुधा उ तो दुस अचानक करोन ही दुसरकन इच्छित वस्तु मिला कि दुसिया वस्तु वोला थी तो अपमानित होकर व्यावहारिक संबंधा मु एकमे विषय वैरभाव वाढ़िया तो जीव जीवसमूह आपापसात विवाही संबंध घडवून आणतो आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनक्षय होळी इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो साथीदारांपैकी जे जे मृत्यूमुखी पडतात त्यांना जिथे तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जातच राहतो वीरवरापकी को प्राणी आजपर्यत पर नहीं कि को संकटमयार्ग पार करमय योगा शरण गे नहीं ज्यादा मोटमोठिया दिग्गजों जिंकले धीरवीर पुरुष सुधा पृथ्वीर ही मी आभिमान धरन आपापसत वैरपत्न संदा भूमि लड़न वरणपथ करता वैरहीन परमहंसान जे भगवान लक्ष्मच अविनाशी पद मिलते तेथिथे दे जात नाही बेलींच्या कोळ्या फांद्यांप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूंचा आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव आसक्त होतो बेलींच्या फांद्यावर बसून किलबिल करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर बसून बोबडे बोलणाऱ्या मुलांची त्याला ओढ लागते काही सिंहाच्या कळपाप्रमाणे असणाऱ्या जन्ममरण रुप कालचक्राला भिवून यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे कावळे गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो जेव्हा त्यांच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसासारख्या ब्राह्मण कळात प्रवेश करू इच्छितो परंतु त्याला त्यांचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही म्हणून वानरासारख्या आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्यांच्या जाती स्वभावानुसार दांपत्य सुखात लग्न होऊन विषय भोगानी इंद्रियानं तृप्त करीत राहतो आणि एकमेकांची तोंडे पाहण्यातच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरतो तेथे झाडांप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नी पुत्रांच्या प्रेमात गुरपटून विषय सुखे भोगता भोगता दिनवाणा होऊन जातो अशा रीतीने या संसार बंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतच्या या चुकीमुळे पर्वताच्या कड्यांवरून खाली दरीत कोसळावे तसा रोगाजी दुःखात सापडतो दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तीच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोणकळत राहावा तसा हा जीव त्या वेलीसारखा असणाऱ्या आपल्या पूर्व कर्माला पकडून तसाच राहू लागतो शत्रुज्ञ म्हणा एखाद्या वेळी या न रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका झाली तरी पुन्हा आपल्या गोतावळ्यातच येतो जो मनुष्य मायेच्या प्रेरणेने एक वेळ या प्रवृत्ती मार्गात येऊन पोहोचतो तो संसार चक्रातच फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या परमप्रुषार्थाचा पत्ता लागत नाही रघुगणा तू सुद्धा याच मार्गात भटकत आहेस म्हणून आता प्रजेला शिक्षाकडने सोडून सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त होऊन भगवतसेवेने धारधार केलेल्या ज्ञानरुप खडगाने हा संसार मार्ग पार करत राजा म्हणाला अहो सर्व योनींमधा मनुष्यजन्मश्रेष्ठ आह इतर लोकांमध्र प्राप्त होणाऱ्या दक्षदी उत्कृष्ट जन्मांचा सुद्धा काय लाभ तिथं भगवान ऋषिकांच्या पवित्र यशाने शुद्ध अंतकरण झालख्खा आपल्यासारख्या महात्म्यांचा अधिकाधिक सहवास लाभत नाही आपल्या चरणक्रमनांच्या धुळीच सर्वन कल्यान ज्यांचे सर्व पापताप नष्ट झाले आह त्या महानुभावांच्या भगवंतांची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी यात काही आश्चर्य नाही अपनेशी दोन घटका सहवादे सर्व कुर्क मूलक अज्ञान नष्ट ब्रह्मज्ञान प्राप्त मधे जे व्ययोव आता नमस्कार नमस्कारुणस्कार जी लहान मुलेना ही नमस्कार ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधुत पृथ्वी पर भ्रमण करता त्यांच्यापासून आपल्यासारख्या ऐश्वर्याने उन्मक्त झालेल्या राजांचे कल्याण होवो श्री शुक म्हणतात नंदना अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षी पुत्राने आपला अपमान करणाऱ्या सिंधू नरेश रहुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला तेव्हा रहुगणाने दीन होऊन त्यांच्या चरणानुमंदन केले नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे ज्यांच्या अंतकरणातील इंद्रियांची लाटा शांत आहेत असा भरत तशा स्थितीत पृथ्वीभर भ्रमण करू लागला सौबीरपती रघुगुणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्मतत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतकरणात दृढ असलेला देह हाच आत्मा या बुद्धीचा त्याग केला राजा जे लोक भगवंतांच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव असतो राजा परीक्षित मिलाला महाभागवत मुनीश्रेष्ठ अपन म्ठे विद्वान आदवार अप्रत्यक्षपण जीवा या संसार रूप मार्गच वर्णन क्ल आ विषया कल्पना विवेकी प्रूषांक अल्पबुद्धि मनुष्यान सहजतनी कल्पना यू शकत नहीं हापक दुर्बोध विषय साध्या शब्द स्पष्टीकरण कर समाप्तू